मार्ग अध्याय नऊ येशू त्या लोकांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो की येथे उभे असलेले काही असे आहेत की ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्याशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही सहा दिवसानंतर येशूने पेत्र याकोब आणि योहान यांना आपल्या बर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्या समोर त्याचे रुपांतर झाले त्याची वस्त्रे चमकदार अत्यंत पांढर शुभ्र इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही पर्यटाला शुभ्र करता येणार नाहीत अशी होती इलिया व मोबर प्रगट झाले ते येशू बरोबर संभाषण करीत होते पित्र येशू म्हणाला गुरुजी आपण येथे आहोत हे चांगले आहे आपण तीन मंडप बनवू एक आपणासाठी एक मोशेसाठी वो साथी। ते एक एलियासाठी पेट्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्याला समजेना कारण ते भयभीत झाले होते मग एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली मेघातून एक वाणी झाली हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका आणि एका त्यांनी एकदम सभोवती पाहिले तेव्हा त्यांना येशू कोणीही दिसले नाही ते डोंगरावरून खाली येत असता येशू ने त्यांना आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका म्हणून त्यांनी ही गोष्ट त्यांच्यातच ठेवली परंतु ते मेलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते त्यांनी येशूला विचारले प्रथम येलिया आला पाहिजे असे नेमशास्त्राचे शिष्य का म्हणतात तो त्यांना म्हणाला होय इलिया सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी आला पाहिजे परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे मी तुम्हाला सांगतो इलिया आधीच आला आहे आणि जसे त्याच्याविषयी लिहिले आहे तसे त्यांनी त्यांना पाहिजे तसे त्याचे केले नंतर ते उरलेल्या शिष्यां जवळ आले तेव्हा त्यांना त्यांच्या भोवती मोठा लोकसमुदाय दिसला आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्यांच्याशी वाद घालीत होते सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याला वंदन करण्यासाठी धावले येशुने त्यांना विचारले तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालत आहात लोकातील एकाने त्याला उत्तर दिले गुरुजी मी माझ्या मुलाला आपण आणले त्याला शुद्ध आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही आणि जेव्हा तो त्याला धरतो जेव्हा त्याला खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो दो व नंतर ताट होतो मी आपल्या शिष्याला काढाव्या सांगितले परंतु ते काढू शकले नाही येशू त्यांना म्हणाला तुम्ही लोक विश्वास ठेवित नाही मी तुमचे कोठवर सहन करू मुलाला इकडे आणा नंतर त्यांनी मुलाला येशू कडे आणले आन आणि जेव्हा त्या आत्म्याने येशू कडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळवटून टाकले तो जमिनीवर पडला आणि तोंडाला फेस आला आणि तो लोळू लागला नंतर येशू ने त्याच्या वडिलांना विचारले किती काळ हा असा आहे वडिलांनी उत्तर दिले बाळपणापासून हा असा आहे पुष्कळदा ठार करण्यासाठी तो त्याला अग्नीत किंवा पाण्यात टाकीत असेल परंतु आपण काही करत असाल तर अम्हावर दया करा आणि आम्हाला मदत करा येशु त्याला म्हणाला तू म्हणालास तुम्हाला काहीतरी करणे शक्य असेल तर परंतु जो विश्वास ठेवतो त्या मनुष्याला सर्व काही शक्य असते तेव्हा लागलेस मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले मी विश्वास धरतो माझा अविश्वास घालवण्यास मदत कर येशू ने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला अरे याला मुके बहिरे करणाऱ्या आत्म्या मी तुला आज्ञा करतो की याच्यातून बाहेर निघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको नंतर तो अशुद्ध आत्मा खिंताळला व मुला अगदी पिळवटून बाहेर निघाला मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांना वाटले तो मेला परंतु येशूने त्याला हातास धरून त्याच्या पायावर उभे केले आणि मुलगा उभा राहिला नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यानी त्याला एकांतात विचारले आम्ही तो का काढू शकलो नाही येशू त्यांना म्हणाला ही असली भूते प्रार्थनेशिवाय व उपासा वाचून दुसऱ्या कशाने निघणे शक्य नाही तेथून ते निघाले आणि गालिलातून प्रवास करीत गेले ते कोटे आहेत हे कलू नए अशू की इच्छा होती कारण तो शिक्वीत होता तो पुत्र मनुष्या पर तीसर दिवसी उठेल त्याला समझला नहीं विचारीत होते येसू विष्य कफर्ण हुमास आले येशू घरात असता त्याने त्यांना विचारले वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वात मोठा कोण याविषयी चर्चा केली होती मग येशू खाली बसला त्याने बारा जणांना बोलावून त्यांना म्हटले जर कोणाला पहिले व्हायचे असेल तर त्याने शेवटले झाले पाहिजे आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे येशू एका बालकाला घेऊन त्यांच्या पुढे उभा राहिला येशूने त्या बालकाच्या हातात धरले व बालका सुचलून घेऊन त्यांना म्हणाला जो कोणी यासारख्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठविले त्याचाही स्वीकार करतो योहान येशूला म्हणाला गुरुजी आम्ही एकाला आपल्या नावाने भूतिकारताना पाहिले आणि आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला कारण तो आपल्यापैकी पर नव्हता परंतु येशू म्हणाला त्याला मना करू नका कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही जो आपल्या विरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे मी तुम्हाला खरेच सांगतो ख्रिस्ताचे म्हणून तुम्हाला जो कोणी प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला देवापासून परावृत्त करील त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक दोन हात असून नरकात न गिजणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा व्यंग असून जीवनात जाणे बरे आणि जर तुझा पाय तुला पाप कराव्यास लावतो तर तो काढून टाक दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे जर तुझा उजवा डोळा तुला पाप कराव्यास लावितो तर तो काढून टाक दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि आग्नी विजत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे कारण प्रत्येकाची आग्नीने परीक्षा घेतली जाईल ंगले जर मिठाने त्याचा मीठाने या खारना घर सेट करा तुम्हें अपना मधे मीठ आ एकमेक वर शांति ने रहा